महाभाग भरत आणि अपराजित शत्रुघ्न यांना घेऊ नये रामाची आज्ञा ऐकून द्वारपालाने मान खाली वाकून हात जोडून नमस्कार केला आणि तो लक्ष्मणाच्या घरात विना प्रतिबंध शिरला हात जोडून तो त्या महात्म्याला म्हणाला राजा तुला भेटू इच्छितो तिकडे जा वेळ लावू नकोस बरे असे म्हणून रामाची आज्ञा म्हणून लक्ष्मण रथात बसून रामाच्या गृहाकडे धावला लक्ष्मण गेलेला पाहून द्वारपाल भरताकडे गेला आणि जोडलेला हात पुढे करून विनयाने वाकून त्याला म्हणाला राजा तुला भेटू इच्छितो रामाची आज्ञा द्वारपालाच्या तोंडून ऐकून भरत आसनावरून चटकन उठला आणि महाबलवान महा पायाने चालत गेला त्याला गेलेल्या पाहून त्वरा करून तो हात जोडून शत्रुघ्नाच्या घराकडे जाऊन त्याला म्हणाला रघुश्रेष्ठ महायुन शत्रुघ्न आपल्या श्रेष्ठ आसनावरून उठला आणि मस्तकाने भूमीवर वंदन करून जेथे राम होता तिकडे तो गेला द्वारपालाने परत येऊन रामाला हात जोडून तुझे सर्व भ्राते आले आहेत असे सांगित कुमार भाऊ आले आहेत हे ऐकून चिंतेने चित्त व्याकुळ होऊन तो द्वारपणाला खाली मान खालून केवीरवान म्हणाला त्वरेने सर्व कुमारांना आत माझ्या भाषे आण ते माझे राजाने अशा आज्ञा करताच शुभ्र वस्त्रधारी कुमार शिर लवून हात जोडून स्थिर चित्ताने पण त्यांना त्याचे मुख राहूने ग्रस्त झालेल्या चंद्रासारखे किंवा संध्याकाळच्या सूर्यासारखे प्रभावहीन दिसले श्रीमान रास्तक ते ते ते ते ते ते अभिवादन कर उठन बाहू ने कवटा तो महाबलव तुम्हें सर्वस्व आह तुम्हें जीवन आहत हे नरश्रेष्ठान तुम्हें संपादन के राजे मी पालन करीत आ तुम्ही शास्त्रे शिकलेले आहात बुद्धेने चांगले परिपक्व आहात नरश्रेष्ठ हो, एकत्र होऊन मी जे माझ्या मनातले सांगत आहे ते अंमलात आणावे राम असे बोलत असता सगळ्याने आपले लक्ष एकाग्र केले राजाता आता काय या याविषयी सगळे मनाने उद्विग्न झाले उत्तरकांडाचा चव्वेचाळीसावा सर्ग समाप्त